पुस्तक मनुभावा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील चित्राणी चारू प्रकरण दुसरे महम्मद साहेबांची बदली बळवंतराव निर्मळ पुरला आले परंतु त्यांचे मित्र बनलेले महम्मद साहेब फौजदार यांचीच आता बदली झाली बळवंतराव व महम्मद यांचा थोड्या दिवसात खूप परिचय झाला होता विशेषतः फात्मा व चित्रा यांची मैत्री फारच झडली होती फात्मा चित्राकडे नेहमी यावं दोघींच्या गप्पा गोष्टी चालायच्या दोघी झोपाळ्यावर बसत झोके घेत चित्रा पेटी वाजवी फात्मा गाणी म्हणे चित्रा आईजवून खायला आणी वो दोघी मैत्रिणी खोलीत बसून खात चित्रा आजोबांची येथून बदली होणार मी येथून जाणार आपण एकमेकींपासून दूर जाणार पुन्हा कधी कोठे भेटू काय सांगावे फात्मा तुझे लग्नही होईल पुढे काय होईल कोणी सांगावे तू तु, तुझ्या सासरी गेलीस म्हणजे कदाचित पडद्यात अडकशील हे आजोळचे प्रेमळ मोकळे स्वतंत्र तुला पुन्हा मिळेल की नाही तू मला कशी पत्रे पाठवणार सारे मनोरथ मनातच राहतील आपली कदाचित पुन्हा भेटही होणार नाही मला वाईट वाटते खरेच वाईट वाटते फात्मा तू इतकी कशी ग चांगली मी तुझी मैत्री जोडली म्हणूनच इतर मुली माझ्याकडे येत नाहीत न येऊ देत तू मला एकटी पुरेशी आहेस चित्रा तुझी आई फार मायळ आहे ती मला तुझ्याकडे येऊ देते म्हणून ती न येऊ देते तर माझी आई माझ्यावर जीव की प्राण करते मला आईच नाही परंतु तुझी आजोबा आईची आठवण नाही ना येऊ देत होय चित्रा पैगंबराचे आई बापई लहानपणीच वारले ते पोरके होते पोरक्या मुलांविषयी पैगंबरांना फार प्रेम वाटे कुराणात पुन्हा पुन्हा सांगितले आहे की पोरक्या मुलांना फसवू नका त्यांची इस्टेट लुबाडू नका त्यांना प्रेम द्या आजोबा मला प्रेम देत आहेत तुझ्या वडिलांच्या तुझ्यावर प्रेम नाही का आहे परंतु ते दूर असतात मला कपडे पाठवतात खाऊ पुस्तके पाठवतात आता मी त्यांच्याकडेच जाणार आहे सावत्र आईजवळ चित्रा लवकरच माझे लग्न होईल बाबा लग्न करणारच माझी यंदा तुझ्या वडील खरेच का निवडणुकीत उभे राहणार आहेत हो त्यांना फार नाद हजारो रुपये खर्च करतात निवडणुकीसाठी ते कोणत्या पक्षाचे आहेत ते स्वतंत्र पक्षाचे परंतु कोणत्यातरी पक्षाचे असल्याशिवाय लोक मत देत नाही बाबा नेहमी निवडून येतात ते उदार आहेत सर्वांना मदत करतात ते पक्षातीत आहेत ते सर्वांचे मित्र आहेत त्यांना शत्रू नाही ते म्हणतात मी निवडणुकीत कधी पडणार नाही एकदा पडलो तर पुन्हा उभा राहणार नाही फात्मा, तुला मी काय देऊ कोणती भेट देऊ तुझे ते मराठी संक्षिप्त रामायण मला भेट दे मला फार आवडते रामसीतेची गोष्ट दुसरे काही माग काय मागू असेच प्रेम ठेवू मुसलमान म्हणजे वाईट असे नको समजू जे असे म्हणतील त्यांना सांग की माझी एक मुसलमान मैत्रीण आहे ना तिचे नाव फात्मा ती माझ्यावर प्रेम करी चित्रा हिंदू मुसलमानांची भांडणे ऐकून तुला वाईट नाही वाटत फात्मा आपण लहान मुली काय करणार जेवडे होईल तेवडे करू चित्रा तुला मी इस्लामी संत पुस्तक भेट म्हणून देईन ती माझी तुला आठवण फात्मा, थांब शेवटचा फराळ करून जा मी घेऊन येते आ येते बैस चित्रा खाली गेली आईजवून तिने चकल्या लाडू वगैरे फराचे सामान आणले लिंबाचे सरबत तिने केले होते दोघी मैत्रिणींनी फराळ केला दोघी सरबत प्यायला जाते आता चित्रा हे घे रामायण तुला मी विसरणार नाही फातमा गेली चित्रा एकटीच आता खोलीत बसली होती खरेच का आपलेही लग्न बाबा लवकर करणार ती विचार करीत होती परंतु तिला तो विचार आवडला नाही चित्रा स्टेशनवर येतेस का बळवंतरावांनी विचारले कशाला अगं ते महम्मद साहेब आज जाणार आहेत उद्याला जाणार होते नाही आजच जाणार आहेत तुझी फातमा आली होती ना तिने नाही का सांगितले तिला नक्की दिवस माहीत नव्हता चल तुझ्या मैत्रीणी निरोप दे बाबा फातमास मी काय देऊ काय देतेस तिला एखादी सुंदर ओढणी घेऊन दिली असती खरच छान होईल मी मागवतो हो आणि बळवंतरावांनी एका दुकानातून सुंदर रेशमी ओढणी ताबडतोब मागवून घेतली चित्राला ती आवडली पित्याबरोबर ती स्टेशनवर गेली रावसाहेब आपण कशाला आलात मुद्दाम फौजदार साहेब म्हणाले मित्र म्हणून आलो रावसाहेब म्हणून नव्हे आणि चित्रालाही यायचे होते चित्राने फातमाला ती ओढणी दिली फातमाने खांद्यावरून डोक्यावरून ती घेतली छान दिसत होती फातमा किती तू छान दिसतेस चित्रा ही मला सुरेख दिसतेस ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते नेहमी चांगलेच दिसते बळवंतराव म्हणाले